पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांचे चरित्र लेखक पंढरीनाथ सीताराम पाटील वाचक विद्या पाटील परिशिष्ट ब महात्माजीविषयी लोकमत महात्मा फुले यांच्या पुतळा प्रकरणाच्या वेळी महाराष्ट्रातील धर्मसुधारक समाजसुधारक अस्पृश्यधारक व देशभक्त या सर्व मतांच्या व पंथांच्या लोकांनी महात्मा फुले यांच्याविषयी वर्तमानपत्रातून व जाहीर सभातून जे उद्गार काढले आहेत ते थोडक्यात पुढे देत आहोत वर्तमानपत्रांची मत श्रीमग क्षात्र जगद्गुरु महाराज करवीर यांच्या आश्रयाखालील कर्मवीर पत्र तारीख पंधरा आठ एकोणीशे पंचवीसच्या अंकात म्हणते श्री जे दे यांच्या ठरावास ब्राह्मणांप्रमाणे काही ब्राह्मणे तर मेंबरही विरुद्ध गेले पण यात आश्चर्य मानण्यासारखे काहीच नाही खऱ्या माणसाला आरंभी आरंभी कोणीही महत्व देत नाही भगवान श्रीकृष्ण येशू ख्रिस्त आणि हजरत पैगंबर साहेब यांना त्यांच्या वेळेच्या लोकांनी कितपत महत्व दिले होते येशू ख्रिस्तास त्या काळच्या लोकांनी हाल करून सुळावर चढविले पैगंबर महमद यांना आपले आवडते मक्का शहर सोडून पळून जावे लागले सारांश सत्य विचार पुढे मांडण्याच्या थोर पुरुषांना जगा आणि त्यांच्या काळी महत्व कुठेच दिलेले नाही महात्मा ज्योतिराव फुले यांना ते जिवंत असता शहाण्या पण आकुंचित दृष्टीच्या लोकांनी फार त्रास दिला त्यांच्या नानाप्रकारांनी चेष्टा केल्या आणि आजही या थोर महात्म्याचे वंशज महात्मा फुले यांची अशीच चेष्टा करीत आहेत पण सत्य हे दडून कधीच राहत नाही महात्मा फुले यांचे आयुष्य सत्य शोधण्यात असल्यामुळे त्यांच्या पवित्र यशावर आलेले हे ढग लवकरच न्हा होतील अशी चिन्हे आजही दिसत आहेत ठराव नापास होतक्या लवकर महात्मा फुले सत्य लोकवासी होऊन फार दिवस झाले नाहीत तोच त्यासंबंधी पुच्च भावना वाढू लागाव्यात हे त्यांच्या शुभ यशाचेच द्योतक नाही काय परवा पुण्यात प्रांतिक सामाजिक परिषद झाली तिचे स्वागताध्यक्ष श्री गोपाराव देवधर यांनी पुण्यातील थोर लोकांच्या नावामध्ये महात्मा फुले यांचेही नाव गोवले त्यावरूनही हे स्पष्ट दिसून येईल स्मारकाचा ठराव आज नापास झाला तरी आम्हाला त्याचे फारसे महत्व वाटत नाही कारण महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या कर्तबगारीने व पुण्यक्रमानेच आपले स्मारक कायमचे करून ठेवले आहे दगडमातेची स्मारके ही खरी स्मारके नव्हेतच इजिप्तमधील पिरामीडसारखी कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेली स्मारके ही नाश होत चालली आहेत एक दिवस सत्याभिमानी परमश्वर उगवू द जळगाव पूर्व खांदेख येथील आत्मोद्धार पत्र तारीख चौदा नऊ एकोणीश पंचवीसच्या अंकात म्हणत पुतळ्याचा ठराव जरी नापा तरी महात्मा फुल्यांची खरी योग्यता आता समंजस लोकास्पष्ट दिसू लागली आह पुतळ प्रकरणावर ज्ञानप्रकाश स्वराज्य नवाका सर्वंट ऑफ इंडिया इत्यादी पत्रात जे त्रोटक विचार प्रसिद्ध झाले आहेत त्यात महात्मा फुल्यांबद्दलच्या योग्यतेची जाणीव त्या पत्रास म्हणजे समंजस ब्राह्मणास पटू लागली आहे ही समाधानाची गोष्ट केळकरांनी लिहिलेल्या टिळक चरित्रात महात्मा फुल्यांच्या योग्यतेबद्दल केळकरांचे जे मननीय विचार केळकरांनी प्रसिद्ध केले आहेत ते प्रत्येक ब्राह्मणांनी वाचावेत म्हणजे महात्मा फुले हे ख्रिस्ती नव्हते किंवा ख्रिस्ती मिशन हस्तक नव्हते किंवा विक्षिप्तही नव्हते असे दिसून येईल महात्मा फुल्यांच्या रक्ताच्याच लोकांनी विरुद्ध पडबडावे यात सकृतदर्शनी आश्चर्य वाटत असले तरी अशी उदाहरणे हिंदुस्थानच्या इतिहासात तरी अपरिचित नाहीत पुदला प्रकरणाचा जरी अशा रीतीने निकाल लागला तरी हा प्रश्न येथेच थांबणार नाही उघड आहे हा प्रश्न पुरा जसाच लागणार पण थोडा अवकाश लागेल इतकेच माळी समाजाचे मुखपत्र माळी वैभव आपल्या तारीख सोळा नऊ एकोणीशे पंचवीसच्या अंकात म्हणते की भिक्षुक धार्मिक व सामाजिक अन्यायी वर्चस्वाला महात्मा होले हे एक जबर प्रतिस्पर्धी होते त्यामुळे भिक्षुकशाहीचा त्यांच्याविषयी एवढा जळफळाट होत आहे आपण मागे राहून काही शिखंडींना पुढे करून आपला डाव साधण्याची कला ब्राह्मणांना जन्मतास प्राप्त झालेली दिसते या कलेचा उपयोग महात्मा ज्योतिरावांचा पुतळा उभारण्याचा ठराव म्युनिसिपाल्टीपुढे हो। येताच निरनिळ्या पुतळ्यांचे बंड उभारून आणि दादांत खोटे आरोप करून केला आह महात्मा ज्योतिराव हे माळी जातीतील एक थोर पुरुष होते त्यांनी ब्राह्मण वर्चस्वाच्या जुलुमाने गांजून गेलेल्या जनतेला धीर देण्यासाठी भिक्षुकशाहीच्या बंडाचे मडके चातुर्वर्णाच्या चा चा चौकात आणून फोडले गोर गरीब बहुजन समाजात अलीकडे थरारलेल्या चैतन्याची पुण्याही ब्राह्मण सांप्रदायी देशभक्तांच्या वाट्यास येत नसून तो महात्मा ज्योतिरावांच्या शिकोणीकडे जात आहे अशा या थोर अभिभूतीची त्यांच्या पश्चात त्यांच्या कुळातील कुराडीचा दांडा गोतासकाळ अशा स्वजनद्रोह्यांनी ब्राह्मणी हृदयातील उसने विचार घेऊन अत्यंत नीचपणाने अवास्तवनिंदा करावी आणि त्यांच्या सत्कार्यावर आपल्या हलकटपणाची मनमुराद आग पाकडावी हे माळी समाजाची व त्याबरोबरच देशाचे दुर्दैव नव्हे असे कोण म्हणेल एकंदरीत माळी समाजातील थोर अशा दिवंगत व्यक्तीची नालस्ती करून सवंद माळी समाजाला काळीमा लावण्याचा प्रयत्न काही ब्राह्मण भटांनी त्यातीलच काही भुरट्या लोकांना हाताशी धरून केला आहे परंतु हा प्रयत्न सूर्यावर थुंकून स्वतःची फजिती करून घेण्या इतकाच मूर्खपणाचा नाही काय या मूर्खपणाच्या उद्गाराने ज्योतिरावांचाच नव्हे तर क्षत्रिय माळी समाजाचाच भयंकर अपमान झाला आहा ज्योतिरावांना ख्रिस्ती ठरविल्यान ज्या समाजात त वावरत होत व जो समाज त्यांच्याकडून पूज्यभावनेन पाहत असतो त्या माळी समाजासही ख्रिस्तीदर्मियांच्या पंक्तीला नवून बसूनच पाप करण होथना समाजाचे मुखपत्र मुंबई इथं निघणारी सुबोधपत्रिका आपल्या एकोणीशे पंचवीसच्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या एका अंकातील इंग्रजी भागात म्हणते प्रार्थना समाजाच्या सभासदांमध्ये ज्योतिबांचे मित्र होते ते स्वतः ख्रिस्ती नव्हते किंवा पादर्यांचे हस्तकही नव्हते त्यांच्या अंगी क्वचितच आढळणारे मनोधैर्य श्रद्धा आणि धर्म व सुधारकांच्या अंगी क्वचितच आढळणारी दृष्टी व वा शक्ती वास असल्यामुळे आम्ही फुले यांना मान देतो बडोत्याचे जागृती पत्र आपल्या तारीख बारा नऊ एकोणीशे पंचवीसच्या अंकात म्हणते जेदे यांचा ठराव हाणून पाडण्यास काही कुराडीचे दांडे पुढे आले महात्मा फुले यांच्यावर निंद आरोप करण्यात ब्राह्मणांनी पुढाकार घेतला हे काही आश्चर्य नव्हे परंतु ब्राह्मणी तरांनी आणि त्यातही फुल्यांच्या जातीच्या व नात्याच्या लोकांनी फुल्यांवर लाखोल्या वाहण्यात आणि त्यांच्यावर निंदावर्षाव करण्यात पुढाकार घेतला होता फुल्यांनी गुलामगिरी असे नाव ज्या वृत्तीला दिले होते ती वृत्ती यापेक्षा आणखी स्वरूपात कोठे आढून येणार ज्या फुल्यांच्या आप्तांनी ही निंदा केली त्यांनी गोत्रजांचा प्राचीन काळापासून चालत असलखा वैरभाव साधला असे म्हटले पाहिजे ज्योतिराव पश्चिन ख्रिस्ती होते असा एक नीच आरोप या मंडळीनं केला, परंतु हा आरोप खोटा आहे तकृतदर्शनीस दिसून येणारे आह ज्योतिरावांनी आपल्या हयातीत आपल्या सुधारकी मतांसाठी लोकांकडून अमानुष छळ सोसला त्यांच्यावर मारेकरीही घालण्यात आले होते अशा माणसाची ख्रिस्ती धर्माच्या खरेपणाबद्दल येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थी वाचून मानवी आत्म्याला मुक्ति नाही याबद्दल जर खात्री झालेली असती तर त्यांनी ख्रिस्ती धर्माचा उघड अंगीकार करण्यास कमी केले असते काय त्यांनी ख्रिस्ती धर्म उघडपणे स्वीकारला असता तर त्यांना जो छळ सोसावा लागला तो पुष्कळ कमी झाला असता कदाचित ते मोठ्या मानमान्यतेने व विशेष सुखात राहिले असते परंतु त्यांना स्वधर्मात राहून स्वधर्माची व वा स्वधर्मीय बांधवांची सुधारणा करावायची होती म्हणूनच त्यांनी स्वधर्मात राहून काम केले आणि लोकांकडून होणारा अनन्वित छळ सोचला त्याकाळी निळकंठशास्त्री वगैरे शेकडो ब्राह्मण हिंदू धर्म सोडून ख्रिस्ती धर्मात गेले होते तसे महात्मा फुले यांना सहज करता आले असते परंतु त्यांनी तसे कल यातच त्यांचा मोठपणा आहे हा मोठेपणा न जाणता त्यांच्यावर प्रच्छन्न ख्रिस्ती होते असा निज आरोप करणाऱ्या लोकांच्या अकलचि खरोखर कौतुकच केले पाहिजे त्याकाळी कोणत्याही थोड्या बहुत सुधारणावादी माणसाला प्रच्छन्न ख्रिस्ती म्हणण्याची सरसकट वहिवाट होती समाज सुधारणा धर्मसुधारणा आणि ख्रिस्ती धर्म यांच्यामधील महत्वाचा भेद त्या काळच्या अज्ञ लोकांना कळत नसे त्यांच्या मताचा अनुवाद त्यांच्या मुलानात्वांनी करणे म्हणजे स्वतःच्या पदरी तोच अडाणीपणा बांधून घेणे होय ज्योतिराव ढोंगी नव्हते हो विष्णू शास्त्री चिपळूणकरांप्रमाणे रात्रीच्या वेळी चोरून गलित छतमाशे पहावयास गेले नाहीत व स्वतः संध्याही न करता धर्माभिमानाचा खोटा आव आणून त्यांनी लोकांना चकविण्याचा प्रयत्न केला नाही अथवा बळवंतराव टिळकांप्रमाणे स्वतः धर्मावर विश्वास नसता दुसऱ्या प्रांतात ब्राह्मणतरांच्या घरी जेवण्याची तयारी असता व मुसलमानांबरोबर एकाग्रासातून पाणी पिण्यास दिसता संध्यानिमाणे करीत नसता सोळेओ पाळीत नसता केवळ लोकप्रियता मिळविण्याकरता जुन्या मतांची वकिली कली नाही पुणे इथं निघणाऱ्या प्रबोधन मासिक पत्राचंपादक व प्रसिद्ध लखक ठाकरे आपल्या मासिकाच्या एकोणीशे पंचवीसच्या सप्टेंबरच्या अंकात लिहितात जेढ्यांच्या ठरावाला हरून पाडायला व फुल्यांची निंदा मनसोक्त करायला त्यांच्या जातभाईंपैकी काही मांजराच्या डावल्या त्यांनी पुढे आणल्या म्युन्सिपाल्टीत ब्राह्मणेकरांची बहुसंख्य असताना ठराव का हो नापास होतो म्हणून पृच्छा करारांपैकी बरेच अजागळ व पुष्कळ लुच्चे असतात लुच्च्यांना खरी मक्खी माहीत असते आजपर्यंत कोणत्या लहान मोठ्या पापात कोबराने प्रत्यक्ष भाग आहे हंडी आपण शिजवावायची पण फुडवायची मात्र भलत्याकडूनच आपण स्वच्छ नामनिराळे शपतेला मोकळे ज्योतिबा फुल्यांची निंदा तर करावा पर याचीच पण त्या महात्म्याला टार्गट ठरवायला त्याचा असल टार्गट वंशेष बनवून पुढे ढकलायचा कायस्ताचा खून कायस्ताकडून मराठ्याची नागटेची मराठ्याकडून माळ्याची उटंबना माळ्याकडूनच आपण नुसते पडद्यामागे टामटीम करीत गप्प बसून मौज पाहावा याची फुटली तर परस्पर ब्राह्मणे तर बघून एकमेकांना खरा सुधारक हा जवळजवळ बंडखोरच म्हणला तरी चालेल त्याचे बंड रुढीच्या विरुद्ध असते त्याचा मारा प्रचलित लोककल्पनावरच असल्यामुळे लोकमान्यतेचा तो प्रथम संन्यास करून कडव्या निश्चयाने कार्यक्षेत्रात उडी घेतो अर्थात लोकांना तो अप्रिय असतो त्याचे सत्यशोधन लोकांच्या अनादारास पात्र होते त्याला कर्तव्याची चाड असते लोकजागृतीची तळमळ सत्यावर त्याचा अढळ विश्वास असतो पण तो कोणाच्या अभिप्रायाची पर्वा बाळगत नाही त्यामुळे ज्यांच्या कल्याणाविषयी तो झगडत असतो तेच त्याला अतोनात विरोध करतात त्याचा छळ करतात वेळी त्याचा प्राणही घेतात ज्योतिराव फुले या उच्च समाजसुधारक कोटीतले महात्मा होते ते टिळकांप्रमाणे बीएएलएलबी नसले तरी हिंदू समाज व धर्म सुधारणेत त्यांनी टिळकांपेक्षा कितीतरी पटश्रेष्ठ कामगिरी केली आहे ते लोकमान्य झाले नाहीत हीच त्यांच्या श्रेष्ठ कर्तव्याची साक्ष आहे लोकमान्य होणे सोपे पण ज्योतिरावांचे एखादे मत नुसते प्रतिपादन करणे फार कठीण लोकमताला वळण देण्याचे काम लोकमान्यतेच्या भरीस पाडणाऱ्यांच्या हातून जगात आजपर्यंत घडलेले नाही आणि हे काम करणारे लोकहितवादी भागवत आगरकर करवे शिंदे शाहू छत्रपती वगैरे सुधारक लोकक्षोभाला बळी पडल्यापासून राहिले नाहीत जोशीराव बोलून चालून कडवास संसारक त्याला कसली लोकमान्यता आणि त्याच्या अस्तित्वाची तरी कोण दाद घेतो आपला आजा कोण होता हे नातवाला सुद्धा भाडोत्री भटानजवळून शिकण्याचा प्रसंग तिथ लोकमान्यतेच्या चौघड्यापुढे बिचाऱ्या फुले सुधारकांच्या चा चा चारित्राची टिमकी लोकांना काय माहीत असणार माळी समाजाचे दुसरे मुखपत्र सावता माळी आपल्या तारीख एक नोव्हेंबरच्या पाचव्या अंकात महात्मा फुले यांच त्रोटक चरित्र देऊन म्हणत जगाच्या कल्याणासंताच्या विभूती देह कष्टविती परोपकार या संत उक्तीप्रमाणे जगाचे कल्याण हेच आपले स्वार्थ समजणार व दुखितांसाठी धनाने झटणाऱ्या ज्या विभूती होऊन गिल्या त्यापैकीच महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले हे होते बेळगाव इथं निघणारिरा राष्ट्रवीर पत्र आपल्या तारीख बावीस सात एकोणीशे पंचवीसच्या अंकात पण त्योतिराव फुले यांचा सार्वजनिक कार्यातील वर्तनक्रम सुर्यासारखा प्रकाशवान असता आपल्या दृष्टीला येत्या दिसेल त उन्हेपुरे न करता बुद्धिपूर्वक अंतरात शिरून हातास लागतील त्या काचा किंवा काट ज्योतिराव फुल्यांच्याच नावान जमा करण्यात मुळीच शानपणा नाही फुले यांना अगदी बिकट परिस्थितीत आणि केंद्रीय स्थानात मागासलेल्या व अस्पृश्य वर्गातील मुलामुलींकरता शाळा काढल्या ब्राह्मणांच्या धार्मिक वर्चस्वातून ब्राह्मणेतरांची मुक्तता करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आता महात्मा फुले ख्रिस्ताळले होते असा जो त्यांनी बुद्धीपुरस्पर खोटा आरोप केला आहे त्याविषयी त्यांना पुरावा विचारण्याचाही का काही मतलब नाही त्यांचा पुरावा विचारणे म्हणजे वेड्याच्या इस्फितळातील भ्रमिष्ठाच्या बरळण्याला दाखला मागणे इतकेच हास्यास्पद होईल आणि वरच्या आरोपात केवळ महात्मा पुढेच असते तर गोष्ट अलायदा होती परंतु ब्राह्मणांच्या गुलामगिरीतून जे जे बाजूला झाले ते ते सगळे ब्राह्मणांच्या दृष्टीने आजपर्यंत वावगेस ठरले आहेत राजा राममोहनराय डॉक्टर भांडाळकर हे आधुनिक सुधारक ब्राह्मणांच्या दृष्टीने ठिस्ताळ परंतु वेदांविषयी अत्यंत पुच्च बुद्धी असलेले स्वामी दयानंद सरस्वती यांची जी पुणेकर ब्राह्मणांनी गर्हणीय कुचेष्टा केली ती लक्षात आणली म्हणजे ब्राह्मणांजवळ माणूसकी आहे असे गृहित धरणे म्हणजे सर्पाजवळ कृतज्ञता आहे असे खुळेपणाने म्हणण्यासारखेच होय म्हणून असल्या नष्ट अराष्ट्रीयांशी वाग्युद्ध करण्यातही आम्ही स्प्रुषार्थ वाटत नाही कोल्हापूर इथं निघणारे विश्वबंधू आपल्या तारीख सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीसच्या अंकात म्हणते की जे यांनी कैलासवासी महात्मा ज्योतिराव यांच्या स्मारकाचा ठराव पुढे आणल्यापासून तर विशेषतः पुण्यातल्या एक जात भिक्षुकशाहीच धाबल आह शक्कडो तरांनी या ठरावास विरोध करण्याच कसून प्रयत्न त्यांनी चालविले आह आम्ही आमच्या ब्राह्मण बंधूंना आश्वासनपूर्वक सांगतो की सत्यशोधक समाजाची किंवा ब्राह्मणित्रांची चळवळी ही कोणाचा द्वेष करण्याची चळवळ नाही या चळवळीचा उद्देश मानवी व बुद्धीची गुलामगिरी नाहीशी करून हिंदू समाजाची रोगग्रस्त स्थिती नाहीशी होऊन त्याची मनप्रवृत्ती यांच्या भक्कम व पवित्र पायावर समाजाची पुनर्घटना होईल सत्यशोधकांची चळवळ आज मेतीच ब्राह्मणांना आपल्या अहिताची वाटत आहे परंतु आमची खात्री आहे की ती यशस्वी झाली तर ब्राह्मणच तिचे गोडवे गाऊ लागतील व तिच्या संबंधीची कृतज्ञता व्यक्त करतील वसई येथे निघणारे प्रतिनिधी पत्र आपल्या तारीख पंधरा तीन एकोणीशे सत्तावीसच्या अंकात म्हणते सत्यशोधकांचे कार्य काही समाजवेघातक नाही पृथ्वीरावांची तत्वे सर्वमान्य अशी असून ती सर्व पूर्वकालीन सुधारकांच्या ज्ञानगंगेतूनच वाहत आलेली आहे ती तत्वे ब्राह्मण निधेसाठी नसून ब्राह्मण आणि ब्राह्मणत्तर या उभयतांच्या सुधारणेसाठीच अवतरलेली आह ज्योतिरावांची मुख्यतत्वे समाजाची धार्मिक गुलामगिरी आणि सार्वजनिक विषमता नाहीशी करजूंनी सामाजिक सुधारणा घडवण आण धर्माच्या शुद्धतेचा प्रसार करता स्थापित करणे हीच आहत् अस्पृश्यद्वार विधवा विवाह श्री शिक्षण वर्तमानपत्रे अनाथ बालकाश्रम यांच आद्यजनकत्व महात्मा ज्योतिरावांकडेच आह वर्धा इथं निघणारे ब्राह्मणत्तर पत्र आपल्या तारीख नऊ तीन एकोणीशे सत्तावीसच्या अंकात म्हणते गेल्या वर्ष दीड वर्षापूर्वी महात्मा फुले यांच्यासारख्या पुण्यपुरुषाच्या पुतळ्याचा ठराव म्हणून हारून पाडून पुण्यातील भिक्षुकशाहीच्या पुरस्कर्त्यांनी आपल्या मनाचा जो कोतेपणा व्यक्त केला व महाराष्ट्रातील ब्राह्मण ब्राह्मणीतर वादात तेल टाकले त्याची कटू फळे ब्राह्मण समाजाला बोगावी लागतील असे त्याचवेळी कित्येक सुधारक ब्राह्मणांनी व ब्राह्मणीतर पुढाऱ्यांनी भिक्षुकशाहीच्या पुरस्कर्त्यांना निक्षून सांगितले होते परंतु सत्यशोधक समाजाचा सूट घेण्यासाठी वेळ लागलेल्या व उताळी झालेल्या भिक्षुकांनी त्यावेळी या गोष्टीकडे लक्ष दिले नाही त्यामुळे महात्मा फुले यांचा पुतळा त्यावेळी जरी उभारला गेला नाही तरी त्याचा शवट असा झाला की दहा वर्षापूर्वी शेकडा एका सुद्धा नावाने ऐकून माहीत नसले महात्मा फुले आज महाराष्ट्रातील लहान मोठ्या सुशिक्षित अशिक्षित लोकांच्या अंतकरणात पुतळा होऊन बसले आह व लवकरच महात्मा फुले यांचा शतसंवत्सारिक उत्सव साजरा करून सारी महाराष्ट्रातील जनता त्यांचा एक नवकडो पुतळे उभारतील असा रंग दिसत आह कराची येथील सिंध मराठापत्र आपल्या तारीख एकोणीस नऊ एकोणीसशे पंचवीसच्या अंकात म्हणते पुणे म्युनिसिपाल्टीत जे दे यांच्या फुले स्मारकाचा ठराव फेटाळला गेल्यामुळे जितका तिरस्कार वाटतो तितकेच दुसऱ्या बाजूने समाधानही वाटत आहे कारण म्हण आहे ठेस लागल्याशिवाय शानपण येत नाही त्याप्रमाणे ही एक ठेस आहे व यापासून अशा ठेचावर औषधोपचार कोणते ते आम्ही शिकले पाहिजे आमच्या कुराडीचे दांडे कोण कोणते व ते कसे गोतास काय होतात हे अशा प्रसंगाने दृष्टोत्पत्तीस येते व ब्राह्मणतरात हालचाल सुरू होऊन एक प्रकारची जागृती निर्माण होते व काही कार्यही होऊन जाते सावंतवाडी येथे निघणारे नवप्रभापत्रात सप्टेंबर एकोणीशे पंचवीसच्या अंकात अशा आशयाचा मजकूर प्रसिद्ध झाला आहे की महात्मा फुले यांच्या पुतळ्याचा ठराव नापास ही गोष्ट पुणे म्युनिसिपाल्टीला तर लांछनास्पद आहेच पण सार्या ब्राह्मण समाजाच एक खास लज्जास्पद झाली आहा महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाने हिंदू धर्माला जे नवळण लागणार त्यावर हिंदू धर्म जिवंत राहणार आहा वगोला इथून निघणार मराठा समाचारपत्र तारीख एकतीस तीन एकोणीश सत्तावीसच्या अंकात म्हणत की सोळाव्या शतकात श्री शिवरायानं हिंदू धर्माला मुसलमान कसायाच्या हातून सोडविल हुमहुब त्याचप्रमाणे एकोणीसाव्या शतकातही आपले हिंदू धर्माला महात्मा ज्योतिरावांनी ब्राह्मण कसायाच्या हातून सोडून स्वातंत्र्यति स्वराज्यात आणून सोडल आहा या दोघांपैकी एका पुण्यपुरुषात जन्मून यंदा तीनशे तर दुसऱ्या बरोबर शंभर वर्ष होत आहेत दोघांचे शतसंवत्सारिक उत्सव एका साली येतात म्हणून हिंदू संस्कृतीच्या खऱ्या अभिमान्यांना आम्ही सुचितो की यंदा या दोन्ही उत्सवांची तयारी करून ठिकठिकाणी ते साजरे करावेत जाहीर सभातील लोकमत महात्मा फुले यांच्या पुतळ्याचा ठराव पुणे म्युनिसिपाल्टीने नापास केला तेव्हा महाराष्ट्रात व शेकडो गावी जाहीर सभा भरून जनतेने पुणे म्युन्सिपाल्टीचा व महात्मा फुले यांच्यावर प्रचन्न आरोप करणाऱ्यांचा तीव्र निषेध करून मिस्टर्स जेधे महानूरकर धाडगे वायाळ काजीसाहेब घाडगे झेंडे व सनस इत्यादी पुतळा ठरावास पाठिंबा देणाऱ्या पुणे म्युन्सिपाल्टीच्या ब्राह्मणितर सभासदांचे अभिनंदन केले या सभांच्या पूर्ण हकीकत व त्यामधून मोठमोठ्या पुढाऱ्यांनी महात्मा फुलेविषयी व्यक्त केलेखले माननीय विचार विस्तारभयास्तव आम्ही इथं देत नाही ज्या ज्या गावी लोकांनी सभा भरवून पुणे म्युन्सिपाल्टीचा निषेध व महात्मा फुल्यांवरील पुच्चभाव व्यक्त केला त्या गावाची नावेच फक्त खाली देत आहोत सभा भरलेली गावे मोठी शहरे पुणे चार सभा मुंबई चार सभा मद्रास नागपूर गोवे कोल्हापूर तीन सभा कराची अहमदनगर अमरावती चार सभा वर्धा अकोला बेळगाव सातारा नाशिक धुळे ठाणे इतर गावे पुणे जिल्ह्यात सासवड खेड तळेगाव ओतूर जुन्नर बारामती सातारा जिल्ह्यात पेट, सोनी काले भिलवडी येतवाडे कराड वाई तासगाव नगर जिल्ह्यात पुनतांबे पिंपळगाव वाघोंडे तरवडी गणेशवाडी नाशिक जिल्ह्यात चौधाणे विंचूर निमगाव मातेरेवाडी नांदगाव पूर्व खान्देशात कुर्रे निमखेडी पांजरपांडे आडगाव बुलडाणा जिल्ह्यात चिखली एकलारे कणके जांभोरा देऊळगाव बिसिंगपूर सावत्रा नांद्रेधांडे देऊळगाव राजा चायेगाव खैरव किनोळा लव्हाळा देऊळघाट बोरगाव धाड पातुर्डा जस्तगाव सोनाळा वडगाव जळम भोनगाव माटरगाव नांदुरा खामखेड वमोता, वर्धा जिल्ह्यात धनोडी रोहना कोंटेश्वर रोहणी सोनेगाव आर्वी अकोला जिल्ह्यात आकोट महागाव राहीत कुपटे पोहा धोडप खोदड वाशिम यवतमाळ जिल्ह्यात डिग्रस ढानकी वनी कोठा दहागाव अमरावती जिल्ह्यात एरला मोशी मंगरुळपीर वेलोरा करजगाव सालबरडी, नायगाव सोलापूर जिल्ह्यात सांगोला माढे रुई करडोवाही, बारशी, पंढरपूर वाशेंबे, सोगाव चिकलठाणे वांगी खातगाव ठाणे जिल्ह्यात जांभूळ कल्याण विजापूर जिल्ह्यात तालकोट कोल्हापूर जिल्ह्यात चाय चावरे गडहिंगलज पन्हाळा वगैरे निजामच्या राज्यात पेनूर कळमनुरी पिंपळगाव कपिलाधार याशिवाय शेकडो गावी सभा झाल्या परंतु त्या गावाची आम्हाला माहिती न मिळाल्यामुळे ती नावे प्रसिद्ध करता आली नाहीत क्षत्रिय माळी समाजाच्या सभा महात्मा फुल्यांसारखे दैवी पुरुष क्षत्रिय माई जातीत जन्मल्यामुळे एक प्रकारे क्षत्रिय माळी जातीचे पावित्र्य वाढले पण खेदाची गोष्ट ही की त्यांचा एक भाऊबन ब्राह्मणांच्या हातात जाऊन महात्मा फुल्यांसारख्या थोर पुरुषाची निंदा करण्याचे पुण्यसंपादन करीत आहे पूर्वापार भाऊबंदकी द्वेषाचा सूड घेण्याला ही उत्तम संधी समजून महात्मा फुल्यांचा तो भाऊबंद धनामानाच्या आशेने ब्राह्मण नाचवितील तसे नाचून आणि ते सांगतील तसे बोलून पोटाची गार भरीत आहे महात्मा फुले वंशाला व संवण माळी जातीला कलंकभूत झालेल्या महात्मा फुल्यांच्या सदर भावबंदास क्षत्रिय माळी जातीने तारीख सात नऊ एकोणीशे रोजी पुणे येथील माळ्यांच्या चौडीवर सभाभरावून त्यास व त्याच्या कुटुंबातील सर्व माणसानं जातीबाहेर टाकली आह पुणे येथील या सभा पुणे हडपसर मुंडवा धाई सासवड कोपरगाव एरणवणे वाठारे कोथरूड वगैरे सुमारे, गावच सात हजार क्षत्रीय माळीबंधू हजर होते। पुण्याच्या या सभप्रमाणेच मुंबई सासवड चिखली खेड नाशिक आकोट मोर्शी कोपरगाव वगैरे सर्व ठिकाणच्या माळी लोकांनी महात्मा फुल्यांच्या निंदका जातीबाहेर टाकल्याचे जाहीर कल आणि शेवटी एकोणीसशे सव्वीस साली पुणे इथं भरलेल्या अखिल भारतीय क्षत्रिय माळी समाजाच्या चारही परिषदांनी सदरनिंदाकास त्याच्या कृतकृत्याची माफी मागण्यास सांगून परिषदातून गचांड्या मारून हाकलून दिले, यावरून महात्मा फुल्यांना ख्रिस्ती म्हणणाऱ्या त्या पोटाळाचे म्हणण कस कुठ व समाजात त्याची किती किंमत आहे हि उघड झाल आहा वयोवृद्ध लोकांचा पुरावा महात्मा फुल्यांच्या व्विचि जे थोड़़फार लोक आज जिवंत आह त्यांनी महात्मा फुल्यांविषयी खरी हकीकत जाहीर क्लिआ तिव्हा त्या म्हाताऱ्या मंडळीवरच जास्त विश्वास ठेवणं योग्य आहा कारण महात्मा फुले यांचा जन्म त्यांच्या सानिध्यात गिला असल्यामुळे महात्मा फुल्यांविषयी तितकी खरी हकीकत सांगतील तितकी दुसऱ्या कोणास माहीत असण शक्य नाही उघड आह पुणे येथील क्षत्रिय माळी समाजाचा तारीख सात नऊ एकोणीश पंचवीसच्या जाहीर सभत महात्मा फुल्यांच्या वळ्छा वृद्ध ग्रहस्थांची भाषणी झाली सदर वयोवृद्ध पुढारी मंडईतील ज्ञानबा ससाने वय अजमासे नव्वद वर्ष असून त्यांनी सांगितले की मला त्यांची पूर्ण माहिती आहे ते केव्हाही ख्रिश्चन झाले नव्हते उलट ते जेव्हा त्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजात कोणास अनुयायी करणे असेल त्यांना हिंदू धर्माच्या देवतांची जी चाल आहे त्या चालीप्रमाणे टळी उचलवीत असत व बेलभंडाराची शपथ घेवित असत लक्ष्मणराव ससाने वय सत्तर यांनी व फुल्यांचे नातलं वाघुले वय वर्ष साठ ते पासष्ट यांनीही ज्योतिरावांबद्दल हकीगत निवेदन केली त्यात महात्मा फुले हे केवाही ख्रिश्चन झाले नव्हते असे सांगितले एवढंच नव्हे तर त्यांना हिंदू धर्माबद्दल कळकळ होती हे सिद्ध करून दिल सासवड येथील क्षत्रीय माई लोकांच्या जा जाहीर सभेत भाषण करताना श्री महादेवराव गिरम वय पंचाहात्तर यांनी सांगितले की मी महात्मा फुले यांच्या आप्तांपैकीच असून ते मुळीच ख्रिश्चन झाले नव्हते हे मला पक्के माहीत आहे उलट त्यांनी काढलेल्या सत्य समाजात कोणी अनुयायी मिळू लागतात त्यास करून हिंदू धर्माच्या पद्धतीप्रमाणे पूज्य दैवत खंडेराव यांच्या मंडळाची तळी उचलवून शपथ घेत असत यावरून त्यांच्या हिंदू धर्माच्या अभिमानाची कसोटी होईल याशिवाय हडपसर येथील त्यावेळीचे वयोवृद्ध गृहस्थ ज्ञानोबा कृष्णराव ससानी हिंदू धर्माच्या उद्धारासाठी ज्योतिरावांनी ज्या ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टी आता लोकांपुढे येणे फार जरुरीच्या आहेत त्यापैकी जेवड्या मी डोळ्याने आहेत त्या आपल्यास कळविल्या आहेत श्री सीताराम रघुनाथ तारकोंडे हे त्यावेळ गृहस्थ हयात असून त्यांनी महात्मा फुले यांच्या विषयीचे आपले मत मराड यांची पूर्वपीठिका या पुस्तकात लिहिली आहे तेव्हा श्री नारायणराव नवले यवत पुणे हे त्यावेळचे गृहस्थ असून ते महात्मा फुले यांचे चरित्र लिहिणार आह श्री तुकारामराव पिंजन किन्नई पुणे हे वृद्ध गृहस्थ असून इसवी सन सालापासून महात्मा फुले यांच्या सहवासात होते व तेव्हापासून ते सत्यशोधक समाजाचे सहवासात आह ते लिहितात महात्मा फुले यांनी त्यावेळी अपने हिन्दू धर्माला उज्वल रूप प्राप्त कर प्रयत्न कर प्रयत्स जरी यश आरी आता ते यश इजी घड़ी प्राप्त हो पाए अशा महात्म चरित्र लिख रहा हे ऐकन मजेसारख्या वृद्धाश आनंद वाटने साहजिक मिला आनंदा कहवित श्री तत्या व श्री बलवंत सकाराम कोर्य नव्वदर्ष या दोन वृद्धगृहस्थानी महात्मा फुले विषय अपने आठवण पठविस्तक त्या दुसरीकडे छापल्या आह महात्मा फुले यांच्या वेळच फार थोडे गृहस्थ हल्ली हयात आह त्यापैकी सर्व सुशिक्षित गृहस्थांचे विचार आम्हीवर दिले आहेत यावरून महात्मा फुले यांच्याविषयी पूर्वीच्या सुशिक्षित लोकात अढळ पूज्यता वास करीत होती तिसून येत तटस्थ पुढाऱ्यांची मते जे लोक ब्राह्मण नाहीत व जे ब्राह्मणेतर चळवळीशी कधी संबंध ठ्मा फुलेविषयी काय विचार आहेत ते पाहणे महत्वाचे आहे कारण त्यांना दोन्ही पक्ष सारखे असल्यामुळे सत्य असेल तेच प्रतिपादन करतील अशा तटस्थ लोकांपैकी आम्ही फक्त दोन तीन गृहस्थांची मतेच या ठिकाणी देऊन हे प्रकरण पुरे करतो समुद्र विचाराचे राष्ट्रीय पुढारी एम बी देहाड राय बी हनतात नथिंग इज कॉन्स्टंट चेंज इज द ऑर्डर ऑफ नेचर वाईज मेन अँड वाईज नेशन्स डू द बेस्ट टू अडॅप्ट डेमसेल्स टू चेंजिंग कंडिशन्स न्यूज ऑफ द वर्ल्ड लंडन महाराष्ट्र हा यात काही गुणांनी इतर प्रांतापेक्षा गुन्हे असला तरी त्यांच्यात जुने सोडावायचे नाही हा एक दुर्गुण आहे आणि त्यामुळे ब्राह्मण समाज आणि आर्य समाज यांच्यासारख्या सत्य समाज हा महाराष्ट्रात ज्योतिरावांच्या वेळेला म्हणावा तसा पसरला नाही तरी पण तो आजपर्यंत भीझरून राहून आता फोफवण्यास सुरुवात झाली आहे तो सर्व महाराष्ट्र व्यापल्याशिवाय कधीही राहणार नाही हे पुराण मतवाद्यांनी पुरे लक्षात ठेवावे या सामाजिक नोकर पक्षाने प्युनिया म्युनिसिपालिटीत महात्मा फुल्यांच्या पुटळ्याचा ठराव नापास करून त्यांना ख्रिश्चन आणि नास्तिक म्हटले आह कोणत्याही धर्मसुधारकाला आजच नास्तिक आणि फकीर म्हटले आह असे नाही पुराणमतवाद्यांनी युरोपात ल्युथरला नास्तिक आणि राजा राम मोहन रायांना ख्रिस्ती म्हटले आह आज त्याचा लुथरचा पंथ पुराणमतवाद्यांना हटवून युरोप अमेरिकाभर चालू आहा राजा राम मोहन रायांचं ब्राह्मण समाजाने बंगाल आणि दयानंद सरस्तीच्या आर्य समाजाने पंजाब व्यापला आहा उद्या महात्मा फुल्यांचा सत्य समाज महाराष्ट्र व्यापला वाचून कसा राही जातीभद्द नष्ट करावा हि तत्व स्वामी दयानंद सरस्वती आणि राजा राममोहन राय यांनी अंमलात आणली आहा महात्मा फुलेसुद्धा जातीभद्ध नष्ट करावा याशिवाय दुसरि काय म्हणतात दुसर मुंबईच एक समतोल राष्ट्रीय पुढारी मुंबई कॉर्पोरेशन सभासद श्री रामचंद्रराव अर्जनराव गोळ ह मुंबईस एका प्रचंड जाहीर म्हणाले महात्मा ज्योतिराव फुले यांचे ग्रंथ गीतेप्रमाणे कुराणाप्रमाणे किंवा बायबलप्रमाणे स्फूर्तीदायक आहेत व महात्मा फुले हे श्रीकृष्ण भगवान किंवा बुद्ध याप्रमाणे जनतेचे देव आहे त्यांची कर्तबगारी आपण अंगी घेतली पाहिजे ब्राह्मणांना अजून सांगतो की त्यांनी डोळे उडावे महात्मा ज्योतिराव फुले हे शिवराळ नव्हते ते अत्याचारी नव्हते ते एक धडाडीचे धार्मिक सुधारक होते ब्राह्मणी गुलामगिरी नाहीशी करणारा तो योद्धा होता हा उदार स्मारकाचा ठराव पुणे आला असता अशा उदार सुदेश प्रेमी, महान विभूतीविषयी अश्लाघ्य आणि खोटे उद्गार जाहीरित्या काढणे हे बेश्रमपणाचे आहे ज्या महात्म्याने सक्तीच्या शिक्षणाचा स्त्री शिक्षणाचा अस्ष्यदाराचा जातीभेदाचे निर्मूलन करण्याचा व ब्राह्मणी गुलामगिरी नाही शिकवण्याचा प्रश्न हाती घेऊन पुण्यासारख्या शहराला धन्य केले विरोध करावा हे चीड आणणारे आहे त्यांना मी असे आवाहन करतो की महात्मा फुलेही खस्ती झाले होते याबद्दलचा पुरावा त्यांनी अवश्यपुढे आणावा उगीच भटजींच्या गोटात बसून सर्पाप्रमाणे आप्तजनांवर फुतकाळ सोडीत बसू नये सामाजिक संघटने प्रित्यर्थ अस्पृश्य दारात साराज जन्म घालवलेले कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे बी ए हे म्हणतात की महात्मा फुले हे असामान्य पुरुष होते त्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाने महाराष्ट्रात ब्राह्मण समाजापेक्षाही अधिक कार्य केले आहे या समाजाचे ध्येय उच्च आहे ज्योतिरावानी लिहिलेले सत्यधर्म पुस्तक सत्यशोधकाचे बायबल आहे हे पुस्तक ब्राह्मण समाजाच्या प्रार्थनेच्या वेळी आम्ही घेतो मी छातीला हात लावून सांगतो की ज्योतिरावांच्या चरित्रात महाराष्ट्राचा इतिहास ग्रंथी झालेला आहे दांभिक देशभक्तापेक्षा त्यांची देशभक्ती फारच वरच्या दर्जाची आहे इत्यादी प्रार्थना समाजाच्या जुबली उत्सवाच्या प्रसंगी सुबोधपत्रिकेचे मराठी संपादक श्री द्वागोवैद्य यांचे तारीख अठ्ठावीस तीन एकोणीशे रोजी मुंबईस आद्य सुधारक महात्मा फुले या विषयावर भाषण झाले त्यांच्या भाषणाचा सारावंश महात्मा फुले हे सर्वात अगोदरचे समाजसुधारक असून सामाजिक सुधारणांना त्यांनी जन्म दिला आहा महाराष्ट्रात त्यांच्या प्रयत्नाने हिंदू धर्मात व समाजात एकदम क्रांती घडून येत आहा इंग्रजी इतिहासाच लेखक व शिवाजी महाराजांचा इंग्रजी व मराठी विश्वसनीय असा मोठा इतिहास लिही इतिहास संशोधक वयोवृद्ध सद्गृहस्थ मुंबईचे कृष्णराव अर्जुनराव केळुसकर मुंबई येथील एका जाहीर सभेत म्हणाले मी ज्योतिबांना पूर्ण ओळखतो व ज्योतिबांशी माझा बराच परिचय होता तीन वेळा तर याच हॉलमध्ये सभेत बोलताना त्यांना मी पाहिले यावर माझी पूर्ण खात्री आहे की त्यांच्या अंगी दुसऱ्यास बोध करण्याचे जे सामर्थ्य होते ते दुसऱ्याच्या अंगी अद्याप मुळीच नाही त्यांना महात्मा ही पदवी त्याचवेळी अर्पण केली होती ते हिंदू धर्माभिमानी असून हिंदू धर्म चलविण्याची त्यांनी शक्य ती खडपट केली ते हिंदू धर्म सुधारक होते अशा महात्म्याविषयी त्यांच्याच वंशातील काही कुलकलं ते ख्रिस्ती धर्मात सामील झाले होते असे त्यांनी विधान करावे काय या विधानकर्त्याला कोणत्या कोटात लोटावे हेच कळत नाही आम्ही आतापर्यंत दिलेल्या उतरात सत्यशोधक समाजाच्या विजयी मराठा दिनमित्र नवयुग सत्यप्रकाश हंटर भगवा झेंडा इत्यादी पत्रांच्या अगर समाजाच्या पुढारी लोकांच्या तोंडून बाहेर पडलेले एकही वाक्य दिले नाही कारण त्या पक्षाच्या लोकांनी महात्मा फुल्यांची थोरवी गायली तर ती खरी वाटणार नाही म्हणून आम्ही उलट ब्राह्मणी पत्रांची ब्राह्मण पुढाऱ्यांची माळी जातीच्या महात्मा फुल्यांच्या वेळेच्या जुन्या लोकांची ठिकठिकाणी सभावर होणाऱ्या लोकांची व तटस्थ अशा तज्ज्ञ लोकांची महात्मा फुले यांच्याविषयीची मते थोडक्यात वर दिली आहेत त्यावरून पाहता महात्मा फुले यांच्या थोरवीची किंमत त्यांच्या कट्ट्या शत्रूसही कळून दिवसेंदिवस महात्मा फुले यांच्या तत्वांचा चोहोकडे झपाट्याने प्रसार होत असून मुंबई नागपूर व मद्रास इत्यादी इलाक्यातील जनता त्यांचा रोज जे जयकाळ करीत आहे ब्राह्मणेतच नव्हे तर ब्राह्मण देखील महात्माजींच्या सत्यशोधक समाजाचे अनुयायी होत असून परधर्मीय लोकही त्यांच्या सत्यतत्वांचा स्वीकार करीत व महात्मा फुल्यांच्या स्वातंत्र्याच्या शिकवणीने आमचा हिंदू धर्म व हिंदू देश स्वतंत्र होण्याची एक घडी लवकर प्राप्त हो अशी ईश्वराची शेवटी प्रार्थना करून आम्ही आपली लेखनीखाली ठेवतो बोला महात्मा फुले की जय कैलासवासी महात्मा फुले यांच्या आठवणी भाग पहिला पुणे येथील सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष बळवंतराव सखारामजी कोल्हे जातमाळी सुतारकामाचे कॉन्ट्रॅक्टर भवानी पेठ पुणे यांनी पाठवलेल्या आठवणींपैकी काही निवडक आठवणी खाली देत आहोत आठवणपैकी महात्मा फुले यांनी बिड्यांच्या वाड्यात बुडींची शाळा घातली होती दुसरा शिक्षक मिळेना म्हणून महात्माजींच्या आज्ञेवरून श्रीमती सावित्रीबाई शिकविण्याचे काम करण्यासाठी जात त्या रस्त्याने जात तेव्हा काही विद्वान ब्राह्मण त्यांच्या अंगावर खडे फेकीत असत कधीकधी त्यांच्यावर खड्यांचा व शाण्याचा मारा नेहमीपेक्षा जास्त होईल तेव्हा मातोश्री सावित्रीबाई जागीच उभ्या राहून म्हणत माझ्या लहान थोर बंधूंनो मी आपल्या धाकट्या भगिनीना शिकण्याचे पवित्र कार्य करीत आहे मला उत्तेजन देण्यासाठी आपण माझ्यावर हे शेण अगर खडे फेकीत नसून ही फुले उदळीत आहात तुमचे हे कृत्य मला असे शिकविते की मी नेहमी अशीच आपल्या भगिनींची सेवा करीत राहावे ईश्वर तुम्हाला सुखी ठेवू हो। असे म्हणून त्या घरी राहत त्यावेळी सावित्रीबाईंबरोबर एक पट्टेवाला व मी असे दोघे राहत होतो सावित्रीबाई घरून शाळेत व शाळेतून घरी जाताना त्यांचे संरक्षण करण्यासाठी तात्या साहेबांनी ज्योतिरावांनी आमची नेमणूक केली होती आठवण दुसरी एके दिवशी दुपाच्या जेवणानंतर एक मोठे विद्वान मोठ्या हुद्द्यावर असलेले न्यायमूर्ती गृहस्थ ज्योतिरावांच्या घरी आले ज्योतिराव त्यावेळी माझ्या एक दोन महार मित्रांसह आम्ही झडा शिकवत बसले होते हुद्देदार गृहस्थ आल्याबरोबर ज्योतिरावांनी त्यांचा सत्कार केला पान सुपारी चालली असता हुद्देदार गृहस्थ डोळ्यात अश्रू आणून आपला मेहना वरल्याची हकीकत ज्योतिरावांना सांगत बसले न्यायाधीश गृहस्थांचे सर्व ऐकून घेतल्यावर ज्योतिराव म्हणाले झाला हा प्रकार वाईट झाला परंतु वाईटात समाधान मांडण्यासारखे इतकेच आहे की मेहना मेला तो तुमच्यासारख्या सुधारकाचा मेला त्यामुळे बहिणीचा पुनर्व्यवाह घडवून आणण्याची ईश्वराने तुम्हाला संधी दिली आहे म्हणजे असे की आपण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही त्याप्रमाणे सुधारणा ना आपण आचरणाने अंमलात आणल्याशिवाय समाजात रूढ होत नाही आता आपण झाल्या गोष्टीबद्दल दुःख करीत न बसता लवकरच बहिणीचा पुनर्विवाह लावून तिला संसाराला लावले पाहिजे त्यावर ते हुद्देदार गृहस्थ म्हणाले परिस्थिती फारच कठीण आह तुम्ही बहिणीच्या पुनर्विवाहाबद्दल म्हणता पण मी तसे कल तर माझा बाप व पुण्यातील ब्राह्मण मंडळी माझ्याविरुद्ध फारच ग्रामण्य माजविणार त्या गृहस्थाचे असे नकाराचे उत्तर दिल्यावर ज्योतिराव म्हणाले बोलय तैसा चाल त्याची वंदावी वावले वा पुढे आपण सुधारकाचे ढोंग करू नये व हे ढोंग सोडीपर्यंत आपण आमच्या घरी येऊ नये असो न्यायमूर्ती हे महात्मा ज्योतिरावांचे पूर्वपरिचित मित्र होते आठवण तिसरी म्हातारपणी महात्माजी एकदा आजारी असता दोन थट्टेकोर भटाळलेले मारकळी गृहस्थ त्यांच्याकडे आले व म्हणाले आपण जर सत्याचा शोध करून सत्य शोधक आपल्या अंतरात्म्यात शोध लावून आमच्या बुटीत काय आहे ते सांगा महात्माजी मोठे विचारी व धोरणी होते ते म्हणाले मला जादू जादूटोणा माहीत नाही त्यामुळे छानछू करून मला नक्की काही सांगता येणार नाही ना तरी पण मी इतके सांगू शकतो की तुमच्या हातात तुळशीपत्र आहे थट्टेखोरांनी हातात खरोखर तुळशीपत्रे आणली होती महात्माजींनी बरोबर सांगितलेले पाहून थट्टेखोर ओशाळले व महात्माजींची माफी मागून निघून गेले ते निघून गेल्यावर आमच्यापैकी एकाने ती पाने कशी ओळखली असे महात्माजींना विचारले तेव्हा ते म्हणाले माळकरी समाजाला तुळशीचे झाड प्रिय असते त्यामुळे त्यांनी तुळशीपत्र आणले असेल असे तर्काने वाटणे साहजिकच आहे म्हणून मी त्यांच्यामोठी तुळशीपत्र असावे असे सांगितले यावरून महात्माजी किती धोरणाने तर्क करीत व त्यांचे तर्क बहुतेक कसे खरे ठरत याची वडील उदाहरणानेही वाचकासबरोबर कल्पना होईल आठवण चौथी एके दिवशी भटाळलेले दोन तीन गृहस्थ कप्टाने महात्माजींकडे आले आणि म्हणाले तुम्हाला पानसुपारी करावायची आहे महात्माजींनी त्यांच्या आमंत्रणाचा स्वीकार केला व ते वेताळपेठेत पानसुपारीसाठी गेले पान सुपारीसाठी महात्माजींबरोबर श्री भीमाजीराव धोंडीबा रोडे तात्यासाहेब रोडे पवार लोखंडे घोले नवले व कोल्हे वगैरे मंडळी होती पान सुपारीनंतर महात्माजींच्या गळ्यात त्या कपट्यांनी हार घातला हारात विंचू बांधले होते ते श्री भीमाजीराव बिरमल यांनी दिसले व त्यांनी तो महात्माजींच्या गळ्यातील हार काढला व तीन चार विंचू काढून मंडळी दाखविले तेव्हा काही मंडळी हार घालणाऱ्यावर रागवली ते पाहून महात्माजी मंडळीस म्हणाले निरुपद्रवी स्वभावाचे विंचू बांधल्याबद्दल त्यांचे आभार न मानता उलट त्यांचा छळ करणे हे आपण शोभत नाही उपद्रवी म्हणून म्हटले जाणारे प्राणी देखील निरुपद्रवी बनवू शकतात हे या उदाहरणाने दाखवून देण्याची संधी ज्या गृहस्थांनी आणून त्याबद्दल त्यांना धन्यता देणे आपले कर्तव्य आहे हे उत्तर ऐकल्याबरोबर हार घालणारा गृहस्थ शरण येऊन माफी मागू महात्माजींनी त्याची समजूत घातली पुढे ते दोन तीनही गृहस्थ अखेरपर्यंत महात्माजींचे एकनिष्ठ सेवक बनले आठवण पाचवी मीठ गंज पेठेत एका रात्री गल्लीवर महात्माजींचे व्याख्यान सुरू असताना महात्माजींच्या एका भाऊबंधाने हुलांच्या हारात मिलेला सर्प बांधून तो हार ज्योतिरावांच्या गळ्यात घातला व तो निघून गेला ज्योतिराव व्याख्यानात मग्न होते थोड्या वेळाने काही श्रोत्यांना हारातील साप दिसला त्याबरोबर ज्योतिरावांच्या गळ्यात साप साप म्हणून ते लोकमुठ्याने ओरडले महात्माजी म्हणाले ईश्वराच्या आज्ञेशिवाय तो मला चावणार नाही आपणाप्रमाणेच त्याच्याजवळ आत्मा आहे व मी त्याचा आत्मा दुखावल्याशिवाय तो माझा आत्मा दुखणार नाही मंडळींनी महात्माजींच्या गळ्यातील हार काढला व त्यातून तो साप काढतात तर तो मेलेला आहे असे आढळून तो साप तात्याबा रोडे यांनी दूर फेकून दिला आठवण सहावी एके दिवशी एक पांगडा भिक्षू कित्रेवांच्या घरी भिक्षा मागण्यासाठी केला नेहमीप्रमाणे सावित्रीबाईंनी याही भिक्षेकरात त्याच्या कुटुंबास पुरेली इतकी कणिक दाळ तांदूळ व थोडा गुळ दिला भिक्षेकरांनी झोळी दुसरी भिक्षा होती म्हणून सावित्रीबाईंची ही भिक्षा आपल्या अंगावरील लहान कपड्यात बांधली व रस्त्याने आपल्या उद्योगास लागला ज्योतिरावांच्या कमर्शियल कंपनी श्री गॅनोबा ससाने व मी कधी कधी जात असे या दिवशी कंपनीच्या ऑफिसातील काही लिहिण्याचे काम करून ज्योतिराव व आम्ही दुपारच्या जेवणासाठी घराकडे चाललो होतो इतक्यात रस्त्यात एक पांगळा भिक्षेकरी चालला होता त्याने ज्या पदरात भिक्षा बांधली होती त्या पदरात भोके असल्यामुळे भिक्षेकऱ्याची भिक्षा रस्त्यात थोडी थोडी थांडत होती ते ज्योतिरावांनी पाहिले तेव्हा त्यांनी आपल्या अंगावरील उपरणे काढून व त्यात त्या भिक्षेकऱ्याची भिक्षा बांधून ते त्या भिक्षेकऱ्यास दिले तेव्हा भिक्षेकरी म्हणाला ज्योतिरावांची बायको माय माऊली आहे तिने मला गरीबाला ही भिक्षा घातली बाबा तू देखील त्या माऊलीसारखाच उपकारी दिसतोस भिक्षेकऱ्याचे हे वळणे ऐकून ज्योतिराव हसले व त्यांनी भिक्षेकऱ्याचे आभार मानले भिक्षेकरी आपल्या रस्त्याला लागल्यावर आम्हीही घरी निघून गेलो कैलासवासी महात्मा फुले यांची आठवणी भाग दुसरा श्री तात्यासाहेब दोंडीबा रोडे जात रामोशी राणा फुलेवाडी भवानीपेठ पुणे हे लहानपणापासून महात्मा फुले यांच्या हाताखाली होते ते सन एकोणीशे अकरापासून आजपर्यंत क्षत्रिय रामोशी संघाचे सेक्रेटरी असून पोलीस खात्यात जमादराच्या जागेवर आहे यांनी काही आठवणी लिहून पाठविल्या आहेत त्यापैकी काही निवडक आठवणी खाली देत आहेत आठवण पहिली महात्माजींची सडकीवर नेहमी व्याख्यानी होत मी ऐकाव्या जात असे मी एक दोन वेळा सभेत महात्माजींना विरोध केला होता माझे वडील तीर्थरुप धोंडीवा हे महात्माजींचे शिष्य व जीवलग मित्र होते त्यामुळे ते नेहमी माझ्या घरी येत असत घरी आले म्हणजे ते माझ्या वडिलांना नेहमी म्हणत असत धोंड्या तुमचा तात्या सभेतून देखील मला विरोध करण्या का धीट झाला आहे हे पाहून मला आनंद वाटतो मुक्या मूर्दा व सुस्त मुलापेक्षा हातपाय हलवून चैतन्यात चलन देणारी मुली शंभर पटीने बरी तात्या हा आज ब्राह्मण पंथरीच्या उपदेशाने फाजील थोर मनाचा बनून समाजाला विरोध करतो पण पुढे त्याला चांगला अनुभव आल्यावर व कळू लागल्यावर आपल्या समाजाचा एक पुढारी बनून आपल्या पाठीमागे हा आपल्या समाजाचे काम आपल्या शिरावर घेऊन चांगले चालवेल आठवण दुसरी एकदा भवानीपेटीतील महारवाड्यातून ज्योतिराव नवले धोंडीराम वमी आणि इतर एक दोन गृहस्थ ज्योतिरावांचे शिष्य श्री गोपाळगोआ वलंगकर यांच्याकडे चाललो होतो महारवाड्यात महाराणची काही मुले खेळत होती मुलांचे आईबाप कामधंद्यास गेले होते त्यात एका मुलाला भूक लागल्यामुळे तो आपल्या आईची आठवण करून फारच रडत होता ज्योतिरावांनी त्या मुलाचा आक्रोश पाहून त्यास कडेवर घेतले व त्याच्या रड्याचा तपास करता असे कळले की मुलाचे आईबाप म्युन्सिपालिटी कमिटीच्या कामावर गेले असून मुलगा भाकरी करता रडतो तेव्हा त्या ते मुलाचे नाक व तोंड पुसून ज्योतिरावांनी जवळच्या दुकानावरून साखर पोहे विकत घेऊन त्यास खावायला दिले इतक्या ज्योतिरावांच्या ओळखीचे एक सद्गृहस्त त्या रस्त्याने चालले होते त्यांनी ज्योतिरावस विचारले काय हो तुम्ही या घानेड्या पोहरास कडेवर घेऊन खाऊ घालता याची तुम्हाला केळज कशी येत नाही ज्योतिराव माझा व मुलाचा आत्मा एक आहे मुलाचा आईबापास अस्पृश्य मानून त्यांना स्वच्छ राहण्यास लागेल त्यामुळे ते घाणडे दिसणे साहजिक आहे गृहस्थ तुम्ही म्हणता ते खरे आहे पण या घानेड्या मुलामुळे तुम्हाला घाण लागणार नाही काय ज्योतिराव या मुलाची शारीरिक घाण माझ्या मनातील मलिनता घालविणार आहे मला शरीराची घाण घालवून स्वच्छ होण्यास वेळ लागत नाही परंतु मनाची मलिनता लवकर करता येणे नाही मनातील घाण घालवण्यासाठी मलाया मुलाचा मुलाच्या घाणीचाही चांगला उपयोग होत आहे गृहस्थ सुधारक होते पण सभेत नुसत्या गोष्टी बोलणारे होते त्यांनी ज्योतिरावांचे विचार तसे आचार असलेले पाहून ते निवूडपणे निघून गेले व त्या मुलास त्या खेणाऱ्या मुलात सोडून आम्ही आपल्या कामास निघून गेलो आठवण तिसरी ज्योतिरावांनी भोकरवाडीत शाळा घातली त्यावेळी त्या, त्या शाळेवर एक महारपट्टेवाला ठेवला होता तो गरिबीने फार गांजला म्हणून धर्मांतर करणार होता ही बातमी कळताच ज्योतिरावांनी त्यास समुपदेशन करून त्याचे धर्मांतरापासून मन वळविले व त्यास जगन्नाथ सदाशिवजी यांच्याकडून काही मदत करून त्याच्या पगारातही महिन्याला दोन रुपयांची वाढ केली आठवण चौती महात्माजी माझ्या घरी एकदा फराळाचे होते बरीच मंडळी जमली होती एका गृहस्थाने एका डबीत एक मुंगळा घालून डबीचे तोंड बंद करून ती डबी पाटाखाली ठेवली फराळात व गोष्टीत बराच वेळ गेला डबीवाला गृहस्थ माझ्या शेजारी होते व ते समाजियान्न होते महात्माजींना अडविण्याच्या हेतूने ते गृहस्थ महात्माजीस म्हणाले येथे सर्वांचा फराळ झाला का महात्माजी म्हणाले सर्वांना फराळाचे मिळाले असून सर्वांचा अग्निदेव शांत झाला आहे त्यावर गृहस्थाने पाटाखाची डबी काढून तिचे तोंड उघडले आणि पाहतो तो मुंगळाच्या तोंडात गुळाचा खडा हा सगळारा प्रकार पाहून गृहस्थ फारच चकित झाले तेव्हा महात्माजी म्हणाले यात चकित होण्यासारखे काय आहे मुंगळ्याच्या उद्योगीपणाचे मनुष्यजातीस पुष्कळ शिकण्यासारखे आहे ते जर आपण शिकू तर आपल्या उद्यानाचा काळ दूर नाही आठवण पाचवी एकदा आळंदीच्या वारीस काही मंडळी जात होती व्याख्यानासाठी माळुतराव नवले भाऊ पाटील डुमरे बिरमल व मी असे तिघेजोगे आम्ही महात्माजीबरोबर होतो आम्ही झपाट्याने चाललो होतो पुढे रस्त्याने आम्ही सेक ओळखीचे वारकरी गृहस्थ भेटले थोडे कुशल बोलणे झाल्यावर ते गृहस्थ महात्माजींना म्हणाले ईश्वर सर्व ठाई आहे हे सर्वांना सांगण्यासाठी गृहस्थ महात्माजींना नावे ठेऊ लागले थोड्या अंतरावर म्हणजे दिघी गावच्या पुढे आम्ही बोलत बोलत चाललो होतो इतक्यात एक म्हातारा साधू वारकरी आळंदीन येत होता म्हातारा पुण्याकडे जात होता दुपारची वेळ होती अतिशय भूक व तहान लागल्यामुळे तो धापा टाकत होता कसे तरी दिघी जावे असा त्याचा विचार होता पण चक्कर येऊन तो जमिनीवर पडला म्हातारा अजून बराच दूर आमच्या होता तो पडला हे पाहून आम्ही सारे पळत त्याच्याजवळ गेलो आमच्या जवळचे वारकरी गृहस्थ हसून म्हणाले वारकरी बोवा तुम्ही म्हातारे झाला आता वारी कशाला करता जाून टाला गृहस्थ म्हातेची थट्टा करीत होते मातारा बेशुद्ध पडला होता तो बिचारा काय बोलणार महात्माजीस वार करायची साहजिकच दया आली व त्यांनी त्याला मांडीवर घेऊन आम्हाला पाणी आणावयास सांगितले नवले व मी पळत गेलो दूर एक वीर दिसली तिथे गेलो विहिरी व आमचे जवळ भांडे नव्हते म्हणून नवल्यांच्या पागोटीला माझे उपन्य बांधून ते विहिरीत सोडले व ते भिजवून पळत घेऊन गेलो व ते पिळून थोडे पाणी मात्रच्या तोंडावर शिंपडून थोडे त्याला पाचले थोड्या वेळाने मातारा शुद्धीवर आला तेव्हा महात्माजीने त्यास आपल्या शिजोरीतून थोडी बाकरी काढून दिली म्हातारा महात्माजीस म्हणाला बाबा तू मला ज्ञानेश्वर भेटलास म्हातारा पाया पडू लागला महात्माजी म्हणाले मी तुमची जी अल्पसेवा केली ती तुमच्यासाठी केली नसून मला उद्या तुमच्यासारखे म्हातारे वावायचे आहे म्हणून ती मी माझ्यासाठी केली आहे बरोबरचे गृहस्थ वैत जमलेले वारकरी महात्माजींची स्तुती करत निघून गेले व आम्ही म्हाताऱ्यास रस्त्याने लावून आपल्या उद्योगास निघून गेलो आठवण सहावी मीटगन पेटेट एकेरात्री सभा होती व्याख्यान सुरु झाले तेव्हा महात्माजींच्या भाऊबंदांपैकी किंवा जातीपैकी एका गृहस्थाने हारात एक मेलेला लहान साप बांधून आणला व तो हार सभेच्या हारांच्या टोपरीत ठेवला थोड्या वेळाने तो हार गळ्यात घातला व तो घरी गेला पुढे मंडळी साप दिसला साप साप म्हणून मोठ्याने ओरडले महात्माजी म्हणाले भिव नका सापाला आत्मा असेल तर तो आत्मा न्यायी आहे मी गुन्हा केल्याशिवाय तो मला छळणार नाही सध्या तो साप नसून फुलांचा हार आहे मंडळीने हार काढला तो त्यात मिळेला साफ होता असे दिसले पुढे मंडईच्या सांगण्यावरून मी त्यास दूर फेकून दिले